असे इदम कक्ष स्वरूप असलेल असलेलं नाही त्याच स्वरूप आहे त्या स्वरूप ज्ञानाचं कथन या प्रकरणामध्ये करतात अज्ञान निद्रा विनाशे सती निद्रा निद्रीचा विनाश झाला अर्थात महानिद्रीचा विनाश झाला म्हणजे ज्याप्रमाणे जागृती नांदत असते व्यवहारामधली जी व्यावहारिक निद्रा संपल्यानंतर जशी जागृती यावी अगदी त्याच पद्धतीने अज्ञान निद्रा विनाश झाल्यानंतर पुन्हा जागृती राहते त्याप्रमाणे अज्ञान निवृत्त झाल्यानंतर ज्ञान उर्वरित राहतं कोणतं वृत्तीरूप ज्ञान राहतं ते वृत्ती रूप ज्ञानही विलयाला गेल्यानंतर मग वृत्ती म्हणजे आणि वृत्त झाल्यानंतर स्वरूपभूत जे ज्ञान आहे ते स्वरूपभूत ज्ञान स्वन एव राज ते शोभते ते ज्ञान मात्र स्वतःच स्वरूपाने नांदत असतं अभेदाने वावरत असतं स्वस्वरूपाने ते स्वतःच्या महिमेवर शोभत असतं प्रतिबिंब त्याच्यामध्ये जे येतं आभास स्वरूप जे त्याच्यामध्ये ज्ञान आहे त्याचा विनाश म्हणजे विनाश म्हणजे तद्रुप होणे नसणे हा आभास नसणं हाच त्याचा नाश आहे आणि आभास आभासाचा नाश म्हणजे काय आभासाचा नाश मूळ प्रकाशरूप होतो चितचा आभास आहे ना तो चित्रूप होतो चितचा आभास वृत्तीत न राहता चित्रूप होतो कारण का ज्याच्यामध्ये आभास पडायचा ती वृत्तीनिवृत्त झाली म्हणजे आभास कुठे राहील आभास स्वरूप होतोय प्रतिबिंब हे बिंबरूप जसं व्हावं त्याप्रमाणे चिदाभास नाहीसा होतो म्हणजे चिदाभास होतो ज्याचा आभास आहे तद्रुप होतो मुखाच प्रतिबिंब जस मुखरूप व्हावं त्याप्रमाणे चित्रूप होतो आणि वृत्ती नाहीच होते सांगतो ज्ञान म्हणजेच आत्मा ज्ञान म्हणजे आत्मा ज्ञानाचा असं सांगितलं जातं आता प्रश्न हा उत्पत्ती विनाश जो सांगितला जातो तो वृत्तीचाच सांगितला जातो ही गोष्ट लाख लाख वेळा शास्त्राने सांगितले की वृत्तीची उत्पत्ती आहे वृत्तीचा विनाश आहे वृत्तीच्या उत्पत्तीचा विनाशाचा वृत्तीच्या संबंधाने ज्ञानावर उपचार केला जातो हा उपचार केला जातो त्या ज्ञानाने वृत्तीची संगती केली कशी संगती केली आभास रूपाने संगती केली चैतन्याचा जर वृत्तीमध्ये आभासच पडला नसता तर वृत्तीवर ज्ञानाचा उपचार कोणीही केला नसता जसा घटावर केला जातो म्हणजे तरी काय बिंब प्रतिबिंबी होणार नाही आभास म्हणजे काय ज्ञान खरंय विषय जरी भिन्न असले तरी त्याच्यामध्ये ज्ञान जसं अनुसूत आहे मग तीच गोष्ट आता सांगितली जाते त्या ज्ञाना सांगण्यात सांगण्यात कुठे फरक नाहीये एक तो म्हणून का हे व्यवहारात सगळ व्यवस्था करण्याकरता शिकायला हे उपाधी जी लावली जाते त्याच कारण आपण आपल्याकडून होणाऱ्या सगळ्या व्यवहाराची ही संगती आहे व्यवहार संगती निराळी आणि वस्तुस्थिती निरा ज्ञानाची जी वस्तुस्थिती आहे ज्ञानाची जी वस्तुस्थिती आहे ते दृमात्र आरंभी तुम्हाला एकच सांगितलं की ज्ञान हे परमात्मा व्यतिरिक्त कुठेही नाही मग अन्यत्र आम्ही म्हणतो आम्हाला बुद्धिवृत्तीनं ज्ञान झालं मला कळलं मी घट पाहतो मग या ज्ञानाची काय संगत ते ज्ञान ज्यावेळी वृत्तीमध्ये प्रतिफलित झालं प्रतिबिंबित झालं तेव्हा त्या वृत्तीमध्ये मी ज्ञानी असं वाटायला लागलं मला बुद्धी ज्ञान वाटायला लागलं ती बुद्धिवृत्ती घटाशी संबंधित झाली मला घटाच ज्ञान वाटायला लागलं त्याचाच तर वाढ विस्तार मी आपल्याला सांगितला आतापर्यंत वृत्ती ज्ञानाचा वाढविस्तार सांगणं याचा अर्थ वृत्तीशी त्या ज्ञानाचा संबंध घेऊन प्रतिपादन करणं आहे मूळ स्वरूपाच्या ठिकाणी ना वृत्ती आहे ना त्याहून पुढचा झालेला वाढ विस्तार या सगळ्याहून विवर्जित स्वरूपभूत ज्ञान तेच मूळ ज्ञानाचा स्त्रोत आहे तिथूनच प्रवाहशाळा निघालेला आहे आणि तेच मूळ ज्ञानाचंच ठिकाण आहे ते कोणावर अवलंबून आहे स्वन स्वतः स्वतः ते शोभत असतो लागत नाही त्याला विषय लागत नाही वृत्तीच्या व्यवहाराच्या संगतीसाठी आपल्या होणाऱ्या या ज्ञानाच्या व्यवस्थेसाठी वृत्तीच्या उत्पत्तीचा वृत्तीच्या विनाशाचा ज्ञानावर उपचार केला जातो तो, तो सुद्धा त्या संबंधात आलेल्या ज्ञानावरच केला जातो स्वरूपभूत ज्ञानावर हा उपचार केला जात नाही तिथे उपचाराचाही संबंध येत नाही कारण कोणाचाच संबंध येत नाही तर वृत्तीच्या उत्पत्ती विनाशाचा तरी संबंध येईल कसा म्हणूनच निर्वृत्तिक ज्ञान समजलं पाहिजे निर्विषय काय निराश्रय का यापेक्षा सुद्धा ते निर्वृत्तिक आहे हे जर मनुष्याला लक्षात येईल तर त्या स्वरूपभोद्ध ज्ञानाचं वैभव ध्यानात येईल आता ज्याप्रमाणे निद्रेचा नाश करून जागृतीच केवळ त्या के के ने त्याप्रमाणे अज्ञानाचा नाश करून केवळ ज्ञानच अभिनेत संचार करते ते केवळ ज्ञान राहत असत त्याच कारण तिथे व्यवहार येत नक्की मात्र कोणाची व्यावृत्ती नाही कोणाचा व्यवहार नाही निद्रेचा पूर्ण नाश झाल्यावर ज्याप्रमाणे जागृतीत असते निद्रासंबंध नसतो एक तुम्हाला सांगून ठेवतो पुढे कधीतरी हा प्रसंग येणार आहे इथे निद्रासंबंध नसतो ते जागृती म्हणजे काय तर जागृतीमध्ये दोन प्रकार तात्या सांगत असतात इथे जरी लिहिलं नाही तर पुढे कुठेतरी येणार आहे तो ज्ञानेश्वर महाराजांचा शब्द आहे प्रबोध शब्द त्याच्यासाठी वापर <coughs> जागृती आणि प्रबोध असा जागृतीमध्ये तात्या विभाग करीत असतात हा विभाग कसा अगदी पहिल्यांदा ज्यावेळी मनुष्य अंतरुणात्मक उठतो त्या अंतरुणात्मक उठल्याबरोबर अंतरुणातच अजून बसलेला आहे आणि त्यावेळी मी जागा झालो असं तो म्हणत असतो तेव्हा निद्रेतून मनुष्य पहिल्यांदा जागा झाल्यानंतर मी जागा झालो अशी त्याची खरी वृत्ती जेव्हा जागृत होते त्यावेळी जी त्याची अवस्था त्याला म्हणायचं जागृत अवस्था आणि उठून एक दोन तास झालेले त्या माणसा आणि दोन तास झाल्यानंतर आपल्या व्यवहारामध्ये मग झालेला माणूस त्याला प्रबोध म्हणायचा तर जागृती म्हणजे मी आत्ताच जागा झालो मी आत्ता उठलो म्हणजे याच्या पूर्व क्षणामध्ये मी झोपलेला होतो झोपेच्या संबंधाने येते ती जागृती आणि जागृतीत आल्यानंतर बराच काळ निघून गेल्यानंतर जर कुणी आठ वाजता त्याला विचारलं का हो आत्ता उठला काय तू म्हणतो मला उठून ना बराच वेळ झाला मी जागा झाला असं त्यावेळी तो म्हणत नाही त्याला जर कोणी विचारलं तर त्याचा तो निषेध करतो मी आत्ता जागा झालो नाही जागा होऊन मला फार वेळ झाला मी माझ्या व्यवहारात सुद्धा मग्न झालोय नवे नवे माझे शरीर धर्म सगळे उरकून मी देव देवपूजा करून आता माझ्या रोजच्या उद्योगाला मी लागला आत्ता त्याची प्रबोध अवस्था म्हणजे निद्रेच्या निरपेक्ष जी अवस्था आहे ती प्रबोध म्हणायची आणि निद्रेच्या सापेक्ष अगदी जवळच्या तिला जागृती म्हणायची आता काय म्हणतात की ही जागृती अशी आहे की ज्या जागृतीशी निद्रेचा संबंध आहे निद्रेचा संबंध या शब्दाचा अर्थ प्रबोध आहे ही जागृत अवस्था म्हणजे आपली आत्ताची प्रबोध अवस्था कारण आपण चार वाजता उठलोय चार वाजल्यापासून आतापर्यंतचा जो आपला काळ गेला हा काळ आपला सगळा <coughs> तत् संबंध असं समजा फार तर निरपेक्ष जागृती म्हणजे कशाच्या निद्रेच्या निरपेक्ष जागृती आणि निद्रेच्या सापेक्ष जागृती मी जागा झालो मी आत्ता उठलो त्यावेळी ती जी जागृती आहे ही त्या निद्रेच्या जवळ असल्यामुळे तिचा दोरान्वयाने का होत नाही किंचित का होत नाही पण संबंध आहे आता कसा आहे त्या निद्रेचा संबंध सगळा संपलेला आहे आणि आताही आपण जागेच आहोत आता जागृत अवस्थाच आहे पहिला अंदाजी निर्माण झाली अगदी पहिल्या क्षणातली ती सुद्धा जागृती आहे पण तिचा निद्रेशी संबंध दाखवता कारण तो म्हणतो मी आताच उठल आता पुढे वा मी आता माझं सळू उरकून येतो मी आत्ताच उठलं म्हणजे इतका वेळ मी झोपलो होतो आत्ता कोणी म्हणेल का मी आत्ताच उठले म्हणून आता आता निद्रेचा संबंध नाही म्हणून दादा लिहितात की ही जागृती निद्रासंबंध विवर्जित आहे त्याचप्रमाणे होणारा जो भेद, भेद तोही तिथे नाही असं जे ज्ञान तेच उर्वरित राहतं शेवटी असं ज्ञाने स्वरूपभूत ज्ञान हेच आणखी दृष्टांता सिद्ध करतात आणखीन काही दृष्टांत देऊन ही गोष्ट सिद्ध करतात का दर्पणाचा निघाला ऐक्यबोध पाहिला मुखभोगी आपला आपण महाराज म्हणतात दर्पणाचा निघाला समजा कुणी एका या माणसाला त्याच्या समोर दर्पण आणून देऊ त्या दर्पणाच्या निमित्ताने कारण दर्पण हे कार्यकालवृत्ती निमित्त कारण कार्यपूर्व काल वृत्तीने ज्या कालात आपल्याला प्रतिबिंब दिसायचं त्या कालात आरसा पाहिजे घट निर्माण होण्यापूर्वी कुंभार असला तर चालतो घट निर्माण होण्यापूर्वी दंड असले चालतं घटनिर्मितीनंतर त्या कुंभाराचे व दंड चक्राची आवश्यकता त्याचं कारण कार्यपूर्व काल वृत्तीनिमित्त कारण ते आहेत म्हणून पण आरसा मात्र हा कार्यकाल वृत्तीनिमित्त कारण असल्या जोपर्यंत आपल्या समोर आरसा आहे तो त्या आरशाच्या निमित्ताने आदर्श निमित्तेनं प्रतिबिंब प्रती आदर्श निमित्ताने आपल्याला प्रतिबिंबाची प्रती येते एकदा आरसा बाजूला नेला कि प्रतिबिंबाची प्रती नाहीशी होते मग काय होत ऐक्यबोध पहिला मूळचा जो आपला ऐक्यबोध आहे माझं मुख आहे प्रतिबिंबाच्या सापेक्ष माझ्या मुखावर आलेलं जे बिंब पण ते त्याच्याबरोबर नाहीच होत पण माझा जो मुखबोध आहे मूळचा जो मी माझ्या मुखाने संपन्न आहे असं जे माझं ज्ञान आहे असा माझा माझ्या विषयीचा ऐक्यबोध हा मात्र स्वतःच्या स्वतःच्या रूपाने सदाच राहत त्याचं कारण आदर्शाचा नाम आर्शाचा दर्पणाचा ऐण्याचा संबंध ही मुख य स्वभाव स्वभाव वर्तते वे अपने स्वत हे जस त्याचा बोध पहिला तो जस ऐक्योध रहता मुखभोगुला आपण त्यावेळेचा त्याचा त्या ऐक्य बोध जो असतो तो आपला ऐक्य बोध उर्वरित राहतो त्याप्रमाणे ज्ञानानंतर त्या दोघांची निवृत्ती झाली म्हणजे मूळचं स्वरूपभूत ज्ञान उर्वरित राहतं त्याप्रमाणे हे एक शुद्ध ज्ञान शिल्लक राहत अथवा ज्याप्रमाणे माझा आहे पण आहे ऐक्यबोध आहे की ना आता पाहण्या वाचून जसा का बोद होता माझ्या ऐक्य बोधाच्या आनंदासाठी आता पुन्हा कोणाची मला आवश्यकता नाही कि मी माझ्या मुखाच दर्शन माझ्या आरशाच्या निमित्ताने घेईल तर मला आनंद होईल हा मूर्खाचा आनंद आहे मौलीने लिहिले माझं म्हणणं नाही दर्पणा आधारे एकची करून दुसरे मुख पाहती गवारे ते हो। गवारे मुर्ख, मुर्ख सा नको हे गवारे म्हणजे मूर्ख मूर्ख लोक जसं असं मुख पाहतात तसं बघू नको सोय हे कसं बघणार मग हे आता सांगितल्याप्रमाणे जे मी विण डहाले ते रूप पाहिजे आपुली आपण जी असे रूप बघण्याची आवश्यकता आहे असं महाराजांनी तिथे स्पष्ट म्हटलेलं आहे म्हणून दर्पणापूर्वी व दर्पण असताना आणि दर्पण निवृत्तीनंतर मुख हे अनस्यूत आहे आणि प्रतिबिंबाची प्रतिती मात्र दर्पण निमित्त जोपर्यंत आहे तोपर्यंतच आहे दर्पणा निमित्त गेले की प्रतिती संपली ती प्रतिती जरी संपली तरी मुख पूर्वीच जस होत तसच कायम असल्या कारणाने तो आपल्या स्वरूपाने ऐक्य बोधाने दिसते म्हणजे काय त्याच्या अस्तित्वाची जाण आपल्या आपल्याला असते त्याला काही वेगळी जाणीव करावी लागत त्यात बहिरमुखता नाही आणि या वा प्रतिबिंबाच्या दर्शनामध्ये बैठक आहे वृत्ती तिथपर्यंत जावी लागते इथे वृत्ती जाण्या वाचून आमचा डोळा ज्ञानी असल्या कारणाने त्याला पुन्हा वेगळं पाण्याचं कारण नाही मुख आपल्या ठिकाणी ते प्रत्यक्ष रूपच आहे अथवा क्षेत्र पूर्वीपासून आहे मुख जसं आरसा येण्यापूर्वी आरसा आल्यानंतर व गेल्यानंतर आपल्या स्वरूपाने स्थित आहे त्याप्रमाणे स्वरूप आल्यानंतर वृत्ती ज्ञान आल्यानंतर वा ते वृत्ती ज्ञान गेल्यानंतर अज्ञान व तत्कार्य वृत्ती ज्ञान सगळं त्या सगळं गेल्यानंतर ते आपल्या स्वरूपाने स्वयंप्रकाश आहे ते आहे त्याच्या स्वरूपात ते बिघडणार あとは त्याप्रमाणे अरशात आपल्या मुखावरून भिन्न प्रतिबिंब उत्पन्न झाले तरी पाहणारा आपल्या मुखाचा प्रतिबिंबाशी असलेला ऐक्यबोध आपण भोगतो त्याचा जो ऐक्यबोध आहे तो त्यावेळी असतो त्याला माहित असत किंवा माहीत असत त्याला मनुष्य म्हणायचं हे जर माहीत नसलं तर तो भ्रमिष्ठ असं समजा किंवा पशु पक्षी असं समजा मी माझा आरशामध्ये पाहत असताना सुद्धा माझ्या मुखाच्या ठिकाणी माझं मुख आहे असा ऐक्यबोध त्याचा तो त्यावेळी भोगतच असतो म्हणजे त्यावेळी सुद्धा प्रतिबिंबामुळे त्याच्या ठिकाणी मुखद्वय निर्माण झाले आहे असा बोध नसतो मुख एकच असत त्याचा त्याही वेळी बोध असतो त्याप्रमाणे ज्ञानीपुरुषाला ज्या वेळी चिदाभासाची प्रती येते त्याही वेळी हा चितचा आभास आहे असं त्याला नक्की असतं मी चित्रूप कुटस्थ रूप आहे असा ऐक्य बोध असतो बरोबर आहे दादाने असं लिहिलंय कि कपाळावर लावलेलं गंध जर वाकड झालं तर नीट करायला तो आरशाला हात लावून आपल्या कपाळाला हात लावून का तर त्याचा ऐक्यबोध कायम आहे म्हणून त्या ऐक्यबोधात बिघाड निर्माण झाला कि तो आरशातलं गंध नीट करीलच आरशातलं <laughs> गंध नीट करीलच तेव्हा दादानी उलट काही ठिकाणी असं लिहिले की अरे तुझ्या डोक्याला जर फेटा नसेल आरशाच्या समोर उभा केला तरी फेटा असलेलं डोकं तुला दिसणार नाही असं दिसणार नाही तुला काही तिथे दिसणार यापेक्षा दिसणार नाही त्याचा ऐक्य हा कायम असल्या आपल्या कपाळावरच गंध नीट वाकडं तो करीत असतो वाकड्याचं नीट नीटचं वाकडं काय असेल तो मुख्य समान प्रतिपादन करतात बाध केला आणि बाध करून त्याने आपलं ऐक्य जाणलं तर बाध समान अधिकरण हे तिथेच आहे प्रतितीवर अवलंबून आहे बाध समान अधिकरणाचा अधिकारी निराळा आणि मुख्य समान अधिकरणाचा अधिकारी निराळा कारण काय काही लोकांनी प्रतिबिंबाला बिंबरूपच मानलं असल्या कारणाने त्यांना बाध करण्याची वेळ येतच नाही पण ज्याने आभास मानलाय बाधा करण्याची आवश्यकता ज्याला जसं समजेल त्याप्रमाणे सांगितलंय मुख्य स्वरूपात भेद नाही एवढं लक्षात ठेवा म्हणजे पुरे झाले विचारा ना तुम्ही त्याप्रमाणे आरशात आपल्या मुखाहून भिन्न प्रतिबिंब उत्पन्न झाले तरी पाहणार आपल्या मुखाचा प्रतिबिंबाशी असलेला ऐक्यबोध आपण भोगतो आपण भोगतो यावर तुमचे समात्म रूप ज्ञान जगतातील के शंका उत्था पुन उत्तर देता ज्ञान जिया जगह आत्मैचरी ती सूर्य को महाराज वास्तविक आत्मा स्वयं प्रकाश है सद्य संबंध है परमात्मस्वरूपाचा संबंधाने असा एकही पदार्थ असू शकत नाही त्याचं कारण त्या आत्मसंबंधाने आत्मस्वरूपाच्या ज्ञानाने जर हा पदार्थ आहे व हा पदार्थ मला भासतो अस्तित्वाचं आणि भातित्वाचं मनुष्याला तिथे ज्ञान होतं मला पदार्थ भासतो असं तो म्हणतो यावरून त्या आत्म्याचं ज्ञान सर्वत्र एक रूपाने संबंधित आहे असं असूनही जर कोणाला शंका येईल की त्याला ज्ञानाची आवश्यकता आहे वगैरे वगैरे तर दादा लिहितात की एका सुरेने ती ती आपल्या स्वतःला अत्यंत तीक्ष्ण खटक स्वतीक्ष्ण धारया स्वधाराम छेतून अर्हती त्याने त्या आपल्या स्वतःच्या धारेचा विनाश केला आणि आपल्या विनाशाला ते शस्त्र प्रवृत्त झालं असं म्हटल्यासारखं म्हणजे हे हास्यास्पद आहे विद्वानाला हे इतकं मोठं चिंतनीय नाही त्याचा खुलासा दादानी पुढे केलेलाच जगाशी आत्म्याच्या खोचल्याप्रमाणे होईल त्याचा खुलासा दादा अतिशय उत्कृष्ट केले कारण असं चैतन्युक्तो न कर ही ह्याची आचार्य असं म्हणतात की चैतन्य हे एक स्वरूप असल्या कारण एक स्वरूप शब्दाचा अर्थ असा आहे अखंड एक रस एक जिनसी ठोस भरी हे त्याचं मूळ उत्तर देण्यात चैतन्य म्हणजे चित्रूप त्याचं जे ज्ञान स्वरूप आहे दृंगमात्र स्वरूप आहे दृश्य आणि द्रष्टा याहून अतीत असलेले जे दृंग्र स्वरूप आहे ते दृंगमात्र स्वरूप हे ठोस आहे भरीव आहे एकजिनसे आहे अखंडार्थ रूप आहे त्या अखंडार्थ चैतन्याच्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा मग तुम्ही तो ज्ञान संबंधाने निर्माण करावा त्यापेक्षा स्थूल संबंधाने करा, करा। अत्यंत सूक्ष्म म्हणजे ज्ञान व्यवहाराच्या शब्द प्रवृत्तीच्या निमित्ताने केला जाणारा जो भेद तो भेद ही त्या परमात्मा ठिकाणी शिल्लक राहत अशी जी प्रथम ओवीमध्ये प्रतिज्ञा आहे त्या प्रतिज्ञेवर या ओवीच्या पूर्वार्धाने अशी शंका आहे की ज्ञाना ज्ञान ज्ञेय इत्यादी जो भेद अनुभवास येतो नाही व्यावहारिक म्हणजे वृत्ती ज्ञानातला हा भेद आहे व्यवहाराच्या संगतीसाठी सांगितला आहे वस्तुगत स्वरूपात ज्ञाताजान इत्यादी वीरामध्येही ज्ञान अभिधानेच आहे तो भेद सत्य जर मानतात व्यवहार दशेतला आहे तुमच्या आमच्या होणाऱ्या या वृत्ती ज्ञानातल्या व्यवहाराच्या संगतीसाठी सांगितलेला भेद आहे वस्तुस्वरूपाने पारमार्थिकी जे ज्ञान त्याच्या ठिकाणी या भेदाचा रतीमात्र संबंधन आहे ज्ञाताजात इत्यादी भेदामध्ये ही ज्ञान अभिमानीच आहे हो सत्य असं कोणी भेद मानेल तर अनुस्थितता निराळी आणि त्या भेदाला सत्य मानणं ही निराळ तेच सत्य बुद्धी हे अज्ञान तो भेद सत्य जर मानला तर सूर्यने सुरीला खोचरे असे म्हटल्याप्रमाणे जर ज्ञाचा ज्ञान हा भेद पारमार्थिक असता तर ही शंका बरोबर होती आम्ही हा भेद जर वस्तुगत मानला असता वास्तविक मानला असता तर मग त्याची शंका बरोबर होती पण हा वास्तविक आम्ही मानलेला नाही हा कल्पित आहे हा आत्मस्वरूपाच्या ज्ञानाच्या संबंधाने होणारा हा व्यवहार आहे तुम्ही म्हणा पुढे सांगायचं म्हणजे वृत्तीमध्ये ज्ञानाचा वा सत्तेचा संसर्गाभ्यास जर अधिष्ठानाचं ज्ञान होईल तर त्या संसर्गाचा बाज होईल आणि स्वरूप आणि सत्ता ती शिल्लक परंतु तो व्यावहारिक भेद स्वरूप आहे म्हणून या ठिकाणी हे रहस्य आहे की पूर्व पक्षी ज्ञान शब्दाचा अर्थ वृत्ती ज्ञान असा करून शंका विचारतो आणि सिद्धांत ब्रह्मज्ञानाचा स्वीकार करून उत्तर देतात हे वर मग लक्षात ऐकणारा श्रोता देहात्मक वृत्तीवर पक्का राहून ऐकतोय आणि ज्ञानी पुरुष या अहम ब्रह्मास्मित्या कारक ही वृत्तीचा परित्याग करून सांगतोय इतका दोघांच्या मध्ये फरक आहे हा दृष्टी भेद आहे कारण त्याचं कारण भूमिकेचा भेद आहे भूमिकेमध्ये भेद झाला की दृष्टीमध्ये विचारामध्ये भेद होत असतो असं लक्षात ठेवा एक तुम्हाला गोष्ट सांगतो आता एक गोष्ट सांगत असत ती गोष्ट अशी आहे की पर्वती हे या पुण्यात एक वैभव सांगितलं जातं आता ती पर्वती टेकडी झाली आहे काही लज नाही पूर्वी त्या ठेकडीला विशेष महत्व होतं ना आपल्या पुणे महानगरपालिकेने त्या ठेकडीच्या आजूबाजू खणून त्याला सपाट रूप आणायचा प्रयत्न चाललेला आहे चाललेलं आहे पण पूर्वी पर्वतीवर काही नव्हतं गावाच्या बाहेर बरीच उंच आहेत त्या पर्वतीवर लोक दर्शनाला जातात त्या पर्वतीवर एक माणूस दर्शनासाठी आणि दर्शनाला गेल्यानंतर घर जाऊन त्याने ते संपूर्ण एकंदर पर्वती बघितली आणि पर्वतीवरून आजूबाजू ज्यावेळी पाहिल्या त्यावेळी त्या सारस त्या बागेमध्ये असलेला असले जो असले हत्ती तो सुटला तो, तो खालन चालला होता त्याने तिथनं बघितलं आणि लिहून ठेवलं की हत्ती मुंगी आहे हत्ती मुंगी दिसतो अस लिहिलेले ना हत्ती मुंगी दिसतो हे लिहिल्यानंतर ते वाक्य एकाच्या हातात साप चिठ्ठी त्यांनी वाचली तो म्हणतो की हा ही जी चिठ्ठी आहे हा लिहिणारा माणूस बहुतेक वेळा असा हत्ती कुठे मुंगी दिसणं शक्य आहे का कस लेले, या माणसाने ले लिहिले म्हणजे हा हत्तीच्या पायाजवळ उभारून विचार करतोय लक्षात पर्वतीवर राहून पाहणाऱ्या माणसाच्या दृष्टीने खरोखरी हाती मुंगीच आहे कारण तिथे गेल्यानंतर तो मुंगी एवढा दिसतो म्हणून आणि हत्तीच्या पायाजवळ उभारून जो मनुष्य हातीला पाहतो तो हत्ती पर्वत एवढ्या त्याला दिसतो म्हणजे पर्वती एवढा दिसतो म्हणा उलट करा पर्वतीवरून पाहणाऱ्या माणसाला हत्ती मुंगी एवढा दिसतो आणि हत्तीच्या पायाजवळ उभं पाहणाऱ्याला हत्ती पर्वत एवढा दिसतो हा जो फरक आहे तो हा फरक प्राधान्युन शंका विचारतोय हे स्वरूपभूत ज्ञानाचं कथन करतायत हे वर मग लक्षात ठेवून पुढील गोव्यांचा विचार केला म्हणजे प्रकरण संगती नीट लाईल म्हणजे मग या प्रकरणाची संगती आपल्या ध्यानात येईल असं दादा म्हणतात आणि ती नीट ध्यानात येईल मुख्य म्हणजे तशी कशी बशी ज्ञानात ध्यानात येणारे लोक आहेत कारण अजिबात न वाचणाऱ्यांच्या पेक्षा या ग्रंथाचं काही वाचन करणारे लोक आहेत त्यांच्याही डोक्यात काही संगती आली असेलच पण ती नीटच असेल असं काही सांगतायत वर रे तुम्हाला एक गोष्ट सांगतो तुकाराम महाराजांचे काही आभे आपल्या मासिकात मी त्याच्याबद्दल बरंच लिहिलंय पण तुम्हाला मुद्दाम सांगतो की कीर्तनाला कसं बसावं याची व्याख्या कीर्तनाला लोक बसत नाहीत का बाबा कीर्तन लोक पुष्कळ बसतात मग महाराजांनी अभंग कशासाठी नीट बसा हे सांगण्याकरता अभंग कि माणसाने मांडी चढवून बसू नये तंबाखू खाऊन बसू नये अगदी साध्या साध्या गोष्टी असं त्या तीनशे वर्षापूर्वी महाराजांनी लिहून ठेवले म्हणजे लोक कीर्तनाला बसतात पण नीट बसत नाही म्हणून त्याला नीट बसा म्हणून सांगायला लोक रस्त्याने चालतात पण नीट चालत नाही म्हणून त्यांना काय सांगायचं चा? नीट चाला म्हणून आणि ते जरा परकड शब्दात आता आपलं प्रवचन चाललंय म्हणून आपण बोलतो यासुद्धा आवाज बोलायचं नाही हो व्यवहारामध्ये बोलताना म्हणायचं महाराज आपण बसला चांगली गोष्ट आहे पण जरा नीट बसा म्हणायचं जर काही म्हणायचं नाही आपण चालतंय रस्त्यानं पण जरा नीट थोडस उजव्या बाजूने चालला थोडस डाव्या बाजूला चला असं सा सांगण्याची आता गरज आहे हिरवी माणूस वागणार नाही म्हणजे चालतात पण नीट चालत नाही बोलतात पण नीट बोलत नाही जेवतात पण नीट जेवत नाही काही ताट आला पा काही पाट आला काही वाटी ला सगळ्याला कारण उदार ना <laughs> अरे उदाहरणतेच लक्षात जर खरोखरी द्यायचंच आहे तर स्वतंत्र दे ना म्हणजे जेवण्याची जे पद्धतीने नीट जेवत नाही अगदी मौलीचा शब्द वापरायचा झाला किंवा ताईंचा शब्द वापरायचा झाला तर ज्ञानेश्वर मौलीने निगुती हा शब्द वापरला भाजी करतात स्त्रिया पण भाजीची नाही तरी पाता ओझ घडे ओजपूर्ण ते अन्न भाव असं जर वाटत असेल तर त्याला पाखडणं जरूर आहे त्याच्यामधले आगंतुक दोष निवृत्त करणं जरूर आहे पाखडण हा सुपाने बाकीचा त्या, त्या, त्या मानाच ते तळले का नाही ते बघणे इतकंच नव्हे तर दळण तळलेलं पीठ फेकून भिंतीवर मारलं तर ते चिकटलं पाहिजे इतक्या पद्धतीने ते पीठ आहे का इतकंच नव्हे तर असं पीठ आल्यानंतरही त्याला पाणी वापरताना स्त्रिया तिच्या त्या पिठामधला जर स्निग्ध भाग धारणाशक्ती जर संपलेली असली ले तर बाया आपलं बारसं जेवलेल्या असतात पाणी तापून उकळून त्यात घालतात ज्याच्यामुळे त्या पिठात स्निग्धता निर्माण होईल तसं असता कामा नये इतक्या गोष्टी ध्यानात ठेवून जर स्वयंपाक केला तर तो निगोती म्हणायचा स्वयंपाक करतात पण निगोती म्हणजे नीट नाही या प्रकरणाला कित्येक लोक समजणारे असतील पण या प्रकरणाची संगती नीट लक्षात ठेवा असं दादांचं म्हणतात सगळ्यात जर कोणी विचारलं या ओळीतलं दादांचा शब्द महत्वाचा कोणता तर नीट हा शब्द चांगला थेट म्हणून ज्याला म्हणतात त्याला बायवेची संबंध असतात कामाने आला तर कुठे दूर असला असू द्या त्याच्याबद्दल काही लाग नाही भजन करणारी मंडळी असली बरं का भजन करणारी मंडळी देवाचं भजन करीत होती त्यामुळे देवाला असं वाटलं की माझं भजन करतात तेव्हा या महापुरुषाच्या वाणी आणि यांच्या डोक्यात आपण बसलं पाहिजे म्हणून त्यांच्या मुखा वाटेत देव बोलला म्हणून हे एवढं बरोबर आलं हा सगळं करण्याचं काम तो देव करतो कळलेला असो न कळलेला असो काही विसरलेला असो सगळं आणून घाला तो ते सगळं करीत असतो आली मुखा वाटे अमृत वचनी असं महाराजांनी स्वच्छ म्हटलेलंच आहे बोलविता धनी वेगळा मालक स्वामी तो निराळा त्या स्वामी या महापुरुषांच्या वाणीत बसला असल्या कारणाने किंवा दुसरा एक अभंग आहे महाराजांचा क्षरा अक्षरा वेगळा तुका हो निराळा पाहेगम कळा बोले विठ्ठल प्रसादे त्याने असं लिहिले की क्षर आणि अक्षर या उपाधीहून वेगळा होऊन मी निगमकळा म्हणजे वेदाचा अर्थ पाहण्याला प्रवृत्त झालो म्हणजे वेदार्थ पाहण्याच्या पूर्वी मी क्षर आणि अक्षर या उभय उपाधींचा परित्याग करून युक्त झालो म्हणजे निरुपाधी वृत्तीने मी निगमकळा पाहायला ज्यावेळी प्रवृत्त झालो त्यावेळी मला जे दर्शन घडलं ते विठ्ठलाच्या प्रसादाने मी बोलतो असं हे सगळे साधू संत म्हणाल्यामुळे त्या भारसा हे सगळं <laughs> तेव्हा या प्रकरणाला निगृतीने संगीते लागण याच्यासाठी तुम्ही हे वर्म ध्यानात ठेवा सर्व आत्मय तिथे कोण कोणाला पाहणार बाबा सगळं जर आत्मस्वरूप असेल तर ज्या अवस्थेमध्ये सर्व तेव्हा अहम ब्रह्मज्ञान अज्ञानाचा नाश करून आपलाही नाश करून घेते ही मूळ वस्तुस्थिती आहे पूर्ण रूपाने यथार्थ रूपाने ते ज्ञान दृढ स्वरूपाने संशयाधी विपर्यायादी प्रतिबंधाने विवर्जित असं जर ते ज्ञान असेल तर असं म्हणण्याचं कारण आहे नैयिकाने सगळ्या शास्त्रकारांनी चिंतन करते वेळी कारणाच्या सामग्रीचा विचार करताना एक गोष्ट अशी लिहिलेली आहे की प्रतिबंधकाभाव सहित सामग्रीने कार्य निष्प्रत्यपणे उत्पन्न होते म्हणजे प्रतिबंधकाभाव हे त्या कारणसामग्रीमध्ये अत्यंत महत्वाचं आहे प्रतिबंधकाभाव सहित अहम ब्रह्मासमित्याकारक वृत्ती जर उदयाला येईल तर ती अज्ञान निवृत्त करून स्वतः निवृत्त होते व स्वरूप आणि प्रतिबंध कोण तर संशय विपर्य प्रारब्ध या प्रतिबंधाचा जर संबंध येईल तर तो वृत्तीरूप लेश शिल्लक राहील हाच एक प्रकारचा बंध आहे हाच एक प्रकारचा अविद्या आहे किंवा हेच वाचा आहे किंवा ऋणशेष आहे असं मागच्या प्रकरणात आपण ऐकलेलं आता महाराज असं सांगतात ते ऋणशेषही कायमचं फिटल ऋणमुक्ती ज्याला म्हणतात ती मिळाली त्यामुळे ऋणमुक्तीनंतर उर्वरित राहणारं जे स्वरूपभूत ज्ञान आहे ते आश्रय विषय यावून विवर्जित स्वयंप्रकाश आहे असं सांगतात क्षाने घेतलेले ब्रह्मज्ञान अज्ञानाचा नाश करून आपलाही नाश करून घेते या प्रमाणे ज्ञाना ज्ञानाचा नाश झाल्या तिसऱ्या प्रकरणामध्ये ज्ञान कसा बंद आहे एवढंच सांगितलं त्या वाचा निवृत्तीचं वर्णन केलं आता त्या पूर्ण ऋण काय शिल्लक राहिलं माणसाला शून्यवादामध्ये प्रवृत्त होण्याची शक्यता आहे त्या शून्य आदा त्याने जाऊ नये या दोन्ही नंतर म्हणजे काय सांगतो शून्यम शून्यम क्षणिकम क्षणिकम दुःखम दुःखम स्वलक्षण स्वलक्षण पण या वस्तू सिद्धी आहे का काही काय मिळवलं शेवटी काय शिल्लक राहिलं काय घालवलं हे जितकं महत्वाचं आहे त्याबरोबर काय मिळवलं हे पण महत्वाचं तसं अवशिष्ट काय राहिलं हे सांगण्याकरता हे प्रकरण शून्यवादाची शंका येऊ शून्य सिद्धांत बोधू कवणी सत्ता होईल तिथून अज्ञानही निवृत्त झालं त्याला निवृत्त करणारं वृत्तीज्ञानही निवृत्त झालं मग राहिलं काय शिल्लक अशी मनामध्ये शंका येऊन कदाचित हा माणूस शून्याकडे प्रवृत्त होण्याची शक्यता आहे दाट शक्यता आहे